वाल्मिकी रामायण कांड, सर्ग चौपन्नावा पण ताराधिपती चंद्रासारखे तेज असणारा तार बोलत असताना हनुमानानं वाटले की आता अंगदाच्या हाती सूत्रे गेली हनुमान वालिसुत अंगदाला अष्टांगबुद्धीने युक्त चारी प्रकारचे बले असलेला चौदाही गुण अंगी असलेला असा मानत होता शुक्ल पक्षाच्या प्रारंभापासून चंद्र जसा शोभासंपन्न होत जातो तसा तो नित्य तेज बल पराक्रम पूर्ण होत जात होता बुद्धीने बृहस्पती सरका आणि पराक्रमात पित्याला साजेसा होता शुक्राचे इंद्राने ऐकावे तसे ताराचे बोलणे ऐकणाऱ्या आणि स्वामी कार्यास्त व परिश्रम केलेल्या अंगदाला सर्व शास्त्र विशारा हनुमानाने आपल्या बाजूला ओढून घ्यायला सुरुवात केली चार उपायापैकी तिसऱ्या म्हणजे भेदाचा विस्तार करून आपल्या वाणी संपदेने त्या सर्व वानरात त्याने भेद पाडला ते सगळे वेगळे पडल्यावर मग त्याने भीषण अशी विविध वचने उच्चारून आणि मधून मधून रागाचा उपाय योजून अंगदाच्या मनात भय म्हणाला हे तारा पुत्रा पित्याशी युद्ध करताना तू त्याच्या अधिक समर्थ आहेस या शंका नाही पित्याने जसे राज्य सावरले तसे राज्य सावरण्याला तू उत्तम रीतीने समर्थ आहेस पण वानरवीरा वानर हे नित्य चंचल मनाचे बायका मुलांना सोडून तुझ्याकडून होणाऱ्या अज्ञाते सहन करणार नाही तुझ्यावर ते प्रेम करणार नाही हे मी तोंडावर सांगतो अर्थ हा जांबवान नील महाकपी सुहोत्र मी अशा आम्हा सर्वांना सामदानादी गुणादी किंवा शिक्षेने सुद्धा सुग्रीवापासून ओढून घेणे तुला शक्य होणार नाही बलिष्ठाने दुर्बलाशी झगडा केल्यानंतर देखील त्याच्यासह राहण्यास हरकत नाही म्हणतात दुर्बल हा स्वतःचे रक्षण करण्याची इच्छा धरून असतो म्हणून त्याने बलवानाशी झगडा करूच नाही हे बीड तुमचे रक्षक होईल असे जे तू ऐकलेस तसे जर तुला वाटू लागले असेल तर लक्ष्मणाच्या बाणाने ते फोडणे बाणाने एखाद्या द्रोणाप्रमाणे त्याची गत करून टाकेल तशा प्रकारचे बाण लक्ष्मणाकडे पुष्कळ आहे ते, ते वज्राप्रमाणे किंवा विजेप्रमाणे पर्वत सुद्धा फोडणार आहे परंतपा जेव्हा तू येथे स्थिर होऊ लागील त्याचवेळी सगळे बानर निश्चय करून तुझा त्याग करतील असा तो मित्रांनी सोडलेला हितचिंतक आपतानी टाकलेला थरथरणाऱ्या गवताच्या पात्या होमतेचा होऊन अत्यंत उद्विग्न होशील लक्ष्मणाचे बाण अतिशय झारदार आणि भयंकर असून अत्यंत वेगाने जाणारे परत फिरणारा नते ते वेगवान तोंड देण्यास कठीण असलेले बाण मारी पण जर तू आमच्या बरोबर उपस्थित राहिलास तर पूर्व पूर्वप्रमान राज्यावर प्रतिष्ठापना करू तुझा चुरता धर्माने रा राजा आहे तुझ्यावर प्रेम करणारा आणि दृढ प्रती शुद्धाचरणी सत्य प्रतिज्ञा तो कदाचित तुला मारणार नाही ना। तुझ्या आईचे तो प्रिय करणार आहे तिच्यावरून तो जीव ओवाळून त्याला दुसरे अपत्यही नाही म्हणूनच अंगदा तुचल किशकिनकांडाचा चौपन्नावा सर्ग समाप्त